पुस्तक नातं मैत्रीचं लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील काव्य तिच्या कामात गर्क असताना मनीषचा मेसेज वाचला साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरली होती आणि मनीषने सर्वात आधी ही बातमी काव्याला कळवली होती काव्याला हा मेसेज वाचून इतका आनंद झाला की लगेच तिने मनीषला फोन करून अभिनंदन करत म्हटले मनीष स्वत ही बातमी द्यायला हवी होती एरवी एवढ्याशा एवढ्याशा कारणासाठी तू सांगायला येतोस आणि आज एवडी एवढी महत्वाची बातमी मेसेज करून कळवतोस हे काही बरोबर नाही आज आपण कॉफी शॉपमध्ये भेटतोय पाच वाजता यावर मनीष म्हणाला अगं तुम्हाला बोलू देशील की नाही तुझी ही प्रतिक्रिया मला माहीतच होती पण मी आज ऑफिसला आलोच नाहीये अनुष्कासोबत खरेदी करायला जायचं तेव्हा आपण उद्या नक्की भेटू मग काव्या काहीशी शांत होत म्हणाली असं आहे तर खरंच मनीष खूप एन्जॉय करा लग्नाच्या आधीचे क्षण खरेदी अगदी मनासारखी करा दोघे माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मनीष उद्या मात्र नक्की भेटायचं बरं का मनीषही म्हणाला मलाही तुला खूप गोष्टी सांगायच्या व विचारायच्या देखील तुझ्या अनुभवाचा काही फायदा झाला पाहिजे की नाही असं म्हणून दोघांनी फोन ठेवले काव्या मनाशीच विचार करू लागली व मनीषच्या लग्नाचं चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं मनीषला त्याच्या मनासारखी पत्नी मिळाली हे खूपच बरं झालं काव्या एकदा फक्त अनुष्काला भेटली होती आणि पहिल्या भेटीतच काव्याला अनुष्का खूपच लागवी वाटली होती मनिषकडूनच तिच्या बाबतीत ती बरंच ऐकत असे तिचं शिक्षण आता पूर्ण झालं होतं करिअरच्या बाबतीतही ती अतिशय ठाम असल्यानं काव्याला खूप आनंदही झाला होता काव्यानं तिच्या प्रोजेक्टचं पुढचं काम हाती घेतलं ग्रुपमधील सर्वांशी चर्चा केली नवीन आयडिया इम्प्लिमेंट करण्यासाठीच्या सूचना केल्या एका महिन्यात फायनल प्रोजेक्ट तयार होण्यासाठी सर्वांनीच झपाटून काम करणे गरजेचं आहे ते निक्षून सांगितले काव्या घरी आली आणि श्रीधरने परत पुढच्या आठवड्यात हैदराबादला तीन दिवस जाणार असल्याचे सांगितले आणि काव्याच्या चेहऱ्यावरचं हसू ओसरलं श्रीधर म्हणाला काव्या तू आता माझ्या जाण्याची सवय करून घ्यायला हवीस माझं इतर शहरात जाणं हा रुटीनचा एक भाग आहे तशी काव्या म्हणाली तुला नाही करणार तू जातोस तेव्हा मला खूप एकाकी वाटतं वेळ लवकर जात नाही ऑफिसमध्ये तेवढा वेळ चांगला जातो पण घरी आल्यावर अगदी बकास वाटतं त्यावर श्रीधर म्हणाला काव्या म्हणूनच म्हणतो की पुढच्या महिन्यात चार दिवसाची एक छोटीशी छान ट्रीप करूया तुझ्या मनाची मरगळ दूर होईल आपल्या दोघांना एकमेकांसाठी चांगला वेळ देता येईल काव्या म्हणाली एका महिन्यात प्रोजेक्टचं काम पूर्ण झालं की नक्की जाऊया आणि काव्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येऊन ती कामाला लागली कॉफी शॉपमध्ये मनीष येऊन काव्याची वाट पाहत बसला होता पंधरा मिनिटांनी काव्या पोचताच सॉरी मनीष जरा मिस्टर शहानच्या कॅबिनमध्ये होते म्हणून उशीर झाला तू केव्हा आलास मनीष म्हणाला झाली पंधरा मिनटं काव्या म्हणाली बर, तुमची खरेदी कशी झाली झक्कास मनीष म्हणाला अनुष्काला तर काय घेऊ आणि काय नाही असं होऊन गेलं होतं पण तुम्हाला बायकांना साडी पसंत करायला एवढा का वेळ लागतो कळत नाही तरी बरं आता डिझायनर साड्यांचा जमाना आहे कोणत्या प्रकारची हवी त्यावरून पसंत करायला सोपं जातं काव्या म्हणाली मनीष असा प्रसंग परत थोडंच येणार असतो थो। खास क्षणासाठी खास साडी असावी असं अनुष्काला वाटलं असणार काव्या तू तर अनुष्काचीच बाजू घेणार असं नाही मनीष तूच सांग कशी वाटली अनुष्काने निवडलेली साडी मग मात्र खुशून मनीष म्हणाला तू म्हणतेस ते बरोबरच आहे मी पहिल्या दुकानातूनच पसंत कर असं म्हणत होतो पण अनुष्का म्हणाली नाही अजून एक दोन दुकाने पाहून मग फायनल करूया आणि तिच्या मनासारखं झालं काव्या म्हणाली साखरपुडानी लग्न एकत्रच ठेवलं ते बरंच झालं आजकाल दोन समारंभांना उपस्थित राहण्यास कोणाकडे वेळ नसतो मनीष म्हणाला मी माझी बाजू लावून धरली आणि साखरपुडानी लग्न एकाच दिवशी ठरवलं दागिन यांचीही खरेदी झाली काव्या म्हणाली म्हणजे तो आता लवकरच बोल्यावर चढणार मनीष म्हणाला काव्या कधी कधी एकदम टेन्शन येतं काव्या म्हणाली कसलं लग्नाचं मनीष म्हणाला लग्नाचं असं नाही पण आतापर्यंत कसं बिंदास्त जीवन होतं लग्न झाल्यानंतर जबाबदारी आलीच ती दोघांनी वाटून घ्यायची असली तरी घरच्यांशी अनुष्काने जुळवून घ्यायला हवे शिवाय आधी मुलगा आईच्या किती जवळ असतो आणि लग्नानंतर पत्नीशी अधिक जवळ असतो कि किती नातं बदलत, शिवाय आईने या गोष्टी समजून घेतल्या नाही तर दोघांचं नातं बिघडायला सुरुवात होते काव्या त्याला समजावत म्हणाली मनीष यासाठीच अनुष्काला विश्वासात घेऊन तुझ्या आईच्या आवडीनुडीबद्दल तू बोलायला हवास आणि तिला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत हेही सांगायला हवंस म्हणजे तिच्या मनाची तयारी होईल आणि तू आईलाही अनुष्काबद्दल चांगल्या गोष्टींबाबत मोकळेपणाने बोलायला हवे काव्याचं बोलणं मनीष मन लावून ऐकत होता काव्या म्हणाली लग्नाआधी आणि लग्नानंतर मन मोकळेपणाने तुम्ही जेवढे अधिक बोलाल तेवढं ते नातं अधिक निकोप होत जातं मनीष म्हणाला खरंय तुझं काव्या अनुष्काला तशी मी संपूर्ण कुटुंबाविषयी कल्पना दिलेली आहे तिच्या करिअरबद्दलही सांगितले आहे काव्या म्हणाली झालं तर मग मनीष या नवीन नात्याने अनेक नाते तयार होतात आणि ती निभावण्यासाठी एकमेकांची साथ असली की सारं सोपं होऊन जातं गप्पा मारत आणि कॉफी घेत एक तास केवाच उलटून गेला काव्या म्हणाली चल मनीष मी निघते मलाही तुझ्या लग्नासाठी तयारी करायला हवी काव्या घरी आली तरी तिच्या मनात मनीषच्याच लग्नाचे विचार चालू होते मनीषच्या लग्नासाठी काय काय खरेदी करायची कोणती साडी घालायची इतपासून ते मेकअप कोणाकडून करून घ्यायचा असा विचार चालू असताना ती घरी पोहोचली दमली असली तरी मनीषच्या लग्नामुळं तिला अतिशय उत्साही वाटत होतं घरातील सार आवरताच तिनं कपाट उघडलं आणि नवनवीन साड्यांकडं तिचं लक्ष गेलं एरवी काव्या ड्रेस आणि शर्ट पॅन्ट घालत ऑफिसातील कपड्यांमध्ये ती अतिशय रुबाबदार दिसते परंतु खास फंक्शन असेल तर मात्र तिच्याकडे मोजके पण अतिशय आकर्षक असे पेहराव तिने करून ठेवले होते गुजराती मारवाडी आणि डिझायनर साड्यांचं तिचं कलेक्शन होतं त्यामुळे नवीन खरेदी करण्यापेक्षा कपाटातील तिला आवडणारे दोन तीन पेहराव तिने बाजूला काढून ठेवले लग्नाला खरं तर महिना अवकाश होता पण काळव्या मात्र लग्नाची स्वप्न आतापासूनच रांगवायला लागली होती ऐनवेळी गोंधळ नको म्हणून तिने खरंतर तयारीला सुरुवात केली होती काव्याच्या लग्नात मनिषनेही नाचण्याची चांगलीच हाऊस बागवून घेतली होती त्यांचा सर्व ग्रुप लग्नाला आला होता त्यावेळेचा क्षण काव्याला आठवून आजही रोमांचित व्हायला झालं होतं लग्न मंडपात आपल्याला आशीर्वाद देण्यास आलेले आपत स्वकीय आणि श्रीधर बांधली जाणारी गाठ तिला सुखावून गेली होती मंडपात दोघही अतिशय खेळीमिळीनं वावरत होती काव्या देखील अगदी बिना संकोच सर्वांशी ओळख करून घेत व श्रीधरची ओळख करून देत होती या सर्वांची आठवण चालू असतानाच काळव्याचं लक्ष एकदम सारंगीने गिफ्ट केलेली आकर्षक सुन्याची दागिने ठेवण्यासाठी दिलेल्या पेटीकडे गेले तशी तिला ही खूप आठवण झाली सर्वच जण लग्नात भेटतील तेव्हा धम्बाल येणार म्हणून ती आनंदून गेली होती श्रीधर त्याच्या हैदराबादच्या ट्रीपसाठी निघून गेला आणि काळव्याही आपल्या ऑफिसात काम करत होती आठ दिवसांतच फायनल प्रोजेक्ट मिस्टर शाहांकडे द्यायचा होता आता प्रोजेक्टवर एक नजर फिरवून आणि सर्वांना एकदा बोलावून काही सुचवायचे असल्यास बदल करायचा होता चार वाजता काव्याने सर्वांना एकत्रित बोलावले सर्वांनी कॉफी घेत चर्चेला सुरुवात केली एकाने सूचना केली फ्लॅटला काहीजण नंतर लोखंडी दरवाजे सेफ्टीसाठी बसवून घेतात त्यापेक्षा सरसकट सर्वांनाच मुख्य दरवाजाला लॅच आणि लोखंडीदार दिल्यास गेटअप चांगला येईल काव्याला ही सूचना आवडली एकीने सुचवले कपडे वाळत घालण्यासाठी पॅसेजमध्ये अॅटोमॅटिक वरखाली होणाऱ्या दोऱ्यांची सोय केल्यास गॅलरीतून लवणारे कपडे दिसणार नाही शिवाय घरातच कपडे वाळत घालण्याची सोय मिळाल्याने ग्राहकही खुश होतील अशा अनेक बारीक सारीक सूचना काव्या सर्वांच्याच लक्षात घेऊन नोंद करत होती बिल्डिंगला व आतून कोणते कलर द्यावे याविषयीही चर्चा झाली प्रत्येकाला आपली मतं व्यक्त करण्याची संधी मिळाल्याने प्रत्येकजण खुश होता काव्यानेही सूचना मांडायला सुरुवात केली प्रत्येक फ्लॅटच्या एंट्रन्सला शु अशा पद्धतीने डिझाईन करून द्यायचे की ते शुरॅक न वाटता फ्लॉवर पॉट किंवा शोपीस म्हणून ठेवण्यास उत्तम वाटेल किचनमध्येही गॅसच्या वरती चिमणीची सोय प्रत्येक फ्लॅटला असेल फर्निचर असं असेल की कुटुंब घरात राहायला आल्यावर जास्तीत जास्त सामान आत राहील व बाहेर आकर्षक अशा कुंड्यांनी किंवा शोपीसने सुचण्यासाठी काही खास जागा असतील सर्वांनाच काव्याच्या इनोव्हेटिव्ह आयडियांचं नेहमी कौतुक वाटे आणि सर्वजण काव्याकडून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करत एकदाचं फायनल प्रोजेक्ट कसं असेल याचं चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि एक क्षणजणू त्या नवीन प्रोजेक्टमध्ये आपण जाऊन आलो आहोत असं वाटून गेलं काव्यानं प्रत्येकाला सूचना केल्या आणि चार दिवसात पूर्ण करून देण्यास सांगितल्या काव्या घरी आली आणि तिला श्रीधर नसल्याने ती एकदम उदास झाली श्रीधर नसला म्हणजे ऑफिसमधून घरी आल्यावर तिचा वेळ जाता जात नसे सर्व आटोपून ती कॉटवर आडवी झाली आणि मनात प्रकर्षाने तिला कॉलेजची आठवण झाली कॉलेजपर्यंत गाण्याची आवड जोपासली होती आणि कधी कधी तिचा हा विचार उचल खात असे परत मला माझं गाणं कधी सुरू करता येईल का पण त्यासाठी तिला रियाज करण्यासही वेळ देणं आवश्यक आहे आणि तो तिला देना शक्य होत नसे फक्त श्रीधर नसला म्हणजे तिला थोडाफार वेळ मिळे तो असला म्हणजे बाहेर जाणं गप्पा मारण आणि स्वयंपाकात वेळ जात असे काव्याला गाण्याची आठवण तीव्रपणे होऊन तिची बेचैनी अधिकच वाढे तिला वाटायचं आता कुठेतरी गाण्याच्या कार्यक्रमात जाऊन बसावं नाहीतर एखाद्या स्टेज शो मध्ये आपलं एखादं गाणं आपल्याला सादर करता यावं गाण्यांच्या कार्यक्रमालाही श्रीधरला फारशी आवड नसल्याने तिथेही थि तिला जाण्यास मिळत नसे दोघं एकमेकांना भरपूर वेळ देत असून आणि ऑफिसमधील काव्याच्या कामाची तारीख होत असली तरी तिला तिच्या मनातला एक कोपरा कायम रिक्त वाटत असे गाण्यातील सुरांची आणि त्यातील भावनांशी एकरूप होऊन गाण्याची संधी न मिळाल्याने तिला तिचं मन अतिशय हळवं झालेलं जाणवे तिला वाटे गाणं म्हणणं म्हणजे भावना व्यक्त करण्याचं एक उत्तम माध्यम तर आहेच पण गाण्याला मिळणारी प्रेक्षकांची दात खूप काही दिवून जाते मनाला ताजेतवाणे करते इतर गायकांची ही गाणी ऐकून त्याचा आनंदही घेता येतो आणि खूप काही शिकताही येते अशा विचारात काव्या घडवून गेली होती एकटी असली म्हणजे तिला हे विचार प्रकर्षाने येत तेवढ्यात श्रीधरचा फोन खनाडला काव्या म्हणाली श्रीधर तू लवकर नाही का येऊ शकणार तोच श्रीधर म्हणाला नाही काव्या उलट येथील कामं वाढल्यानं चार दिवसांनी मी येणार आहे असं म्हटल्यावर काव्याच्या चेहऱ्यावर आणखीनच खिन्नता आली ती म्हणाली श्रीधर मला एकटीला राहायला खूप कंटावाला वाटतं मग श्रीधर म्हणाला तू येत जा माझ्या बरोबर काव्या म्हणाली हे बरं आहे तुझं असं म्हणालास म्हणजे माझी बोलती बंद ते काही नाही इथं माझं ऑफिस आहे आणि तू दोन दिवसात आलं पाहिजे श्रीधर म्हणाला काव्या म्हणूनच तर आपण पुढच्या महिन्यात कुठेतरी चार दिवसाची ट्रिप करायची आहे ना पण काव्या का काही हार मानायला तयारच नव्हती तू लवकर घरी शेवटी सेदर म्हणाला बर मी प्रयत्न करतो तेवढ्या पुरतका होईना काव्याला समाधान वाटले काव्या ऑफिसमध्ये दुपारी कॉफी घेत असताना तिने मनीषला फोन केला कुठपर्यंत आली आहे लग्नाची तयारी मनीष म्हणाला काही विचारू नको काव्या भरपूर धावपं चालू आहे तुझं कसं चाललं आहे काव्या म्हणाली बरं आहे बोआ तुला आता मला भेटायला कुठला वेळ मनीष म्हणाला उद्या तुला नक्की भेटतो काव्या म्हणाली ठीक आहे तर उद्या भेटू आणि गप्पा करू काव्याच्या प्रोजेक्टचं कामही आता जवजव होत आलं होतं दोन दिवसांनी मिस्टर शाहांकडे सुपूर्द करायचं होतं काव्या प्रोजेक्ट पुन्हा एकदा पाहत होती कुठलंही काम करताना काव्या अतिशय नीट आणि काटेकोरपणेच तपासून मिस्टर शाहांकडे देत असे एकंदर प्रोजेक्ट तिच्या मनाप्रमाणे पूर्ण झाला होता तिने तिच्या सर्व इनोव्हेटिव्ह आयडियाचा वापर करून आणि सर्वांच्याही आयडिया लक्षात घेऊन एक मॉडेल म्हणून या प्रोजेक्टचं काम पूर्ण केल्यानं फार समाधान वाटत होतं काव्या कॉफी शॉपमध्ये मनीषची वाट पाहत बसली होती मनीष आला काय तू माझ्याआधी हो तर माझं प्रोजेक्टचं काम जवळजवळ होत आलंय मनीष उद्या एकदा मिस्टर शाहना दाखवणार आणि चार दिवसांनी फायनल खरं सांगू मनीष हे प्रोजेक्ट करताना मला इतकी मजा आली आणि वेगवेगळ्या आयडिया टाकता हा प्रोजेक्ट रोल मॉडेल म्हणून नक्की गणला जाईल असं मला वाटतंय मनीष म्हणाला काव्या तुझी काम करण्याची पद्धत खूपच भारी असते ग कॉलेजमध्ये असतानाही तुझा प्रोजेक्ट इतरांपेक्षा हटकेच असायचा मग आता का असणार नाही आणि वेगवेगळ्या गोष्टी एकत्रितपणे बसविण्याची कला तुझ्याकडून शिकलीच पाहिजे काव्या म्हणाली बरं झाली तयारी लग्नाची मी सुद्धा तुझ्या लग्नाच्या खास तयारीला लागली आहे खास दोस्तासाठी खास तयारी चालली आहे मनीष म्हणाला सर्व ग्रुप भेटला म्हणजे काय मज्जा येईल ना जो तो आपल्या व्यापात असतो काहीजण दुसऱ्या शहरात त्यांच्याशी भेटणे तर दुरापासताच या निमित्ताने सर्वच भेटतील काव्या म्हणाली सारंगी येणार आहे ना मनीष म्हणाला हो तर मी कालच तिच्याशी फोनवर बोललो म्हणाली आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आम्ही दोघांनी घरातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत त्यामुळे सर्व सध्या सुरळीत झाले काव्या म्हणाली चला बरं झालं मनीष मला नेहमीच असं वाटत आलंय की तुम्ही एकमेकांचे विचार समजून घेतले आणि विचारांचा आदर करायला शिकलात तर कोणत्याही प्रसंगांना तोंड देता येतं मग ते आनंदात असो नाही दुखात। दुःखात मनीष म्हणाला खरंय तुझा काव्या लग्नाआधी कितीही महिने किंवा वर्ष तुम्ही एकत्रित घालवली तरी लग्नानंतर त्या नात्यात आजूबाजूच्या अनेक गोष्टी येतात कुटुंब आणि जबाबदाऱ्या सांभाळत अनेक नातेही जपावी लागतात यातही एक मजा असते फक्त त्यादृष्टीने आपण पाहायला शिकलं पाहिजे मनीष म्हणाला आमच्याही बाबतीत तसंच होऊ दे म्हणजे झालं काव्या म्हणाली मणीष काही अडचण आलीच तर मी आहे ना सोडवायला मनीष म्हणाला तेही खरच। खरंच काव्या म्हणाली अनुष्काचं आणि तुझं नातं कायम टोटवीत राहील असं मला वाटतं फार लागवी आहे अनुष्का मनीष म्हणाला हो खरंच मला ती अतिशय मनापासून आवडते बरं काव्या मला आता निघायला हवं मनीष थांब ना काव्याच्या मनात आपल्या गाण्याविषयी बोलावं का असा विचार येऊन गेला मनीष म्हणाला काही महत्वाचं बोलायचं होतं का परत काव्यानं विचार केला मनीषचा मस्त मूड आहे तो घालवायला नको त्याचं लग्न झालं की त्यानंतर त्याच्याशी या विषयावर बोलू